पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण दोन बालपण व शिक्षण बाहेर हिंडूफिरू लागल्यावर वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिरावास मराठी गावठी शाळेत घालण्यात आले ज्योतिराव जात्याच तैलबुद्धीचे असल्यामुळे त्यांना विद्येची स्वाभाविकच घोडी लागली व ते झपाट्याने शिकू लागले हे त्यांच्या ब्राह्मण कारकुनास पहावेनं हा पुरगा शिकला तर लिहिण्याचा धंदा तो आपल्या हातात घेईल व मग आपणास लबाड्या करून या भोळ्या कुळ्यासपूर्वीप्रमाणे फसविता येणार नाही आणि त्यामुळे आपल्या नोकरीवर पाणी पडेल अशी त्या सादार भीती वाढू लागली त्यावेळी नुकत्याच सरकारने जिल्ह्याच्या व इतर मोठमोठ्या शहरी शाळा उघडून फक्त महार मांग लोकखेरीज करून इतर धर्माच्या व जातींच्या मुलास शाळेत येण्यास परवानगी दिली होती परंतु पेशवाईत विद्या शिकण्याकरिता नुसते अ आईईई चा उच्चार करणाऱ्या मराठा माळी लोकांच्या ज्या ब्राह्मणांनी कायद्याने जीवा छाटल्या त्याच ब्राह्मणास इंग्रज सरकारने गावोगाव मराठा माळ्यांच्या पुरणकरता शाळा काढलेल्या पाहून कसे बरे सांगले वाटेल पाटील एकण्याऐवजी हाती कुदळवं खुरपे सरकारने ठिकठिकाणी शाळा उघडल्याबरोबर ब्राह्मणांनी धर्म बुडाला कलियुग आले विद्या निज घरी गेली म्हणून हल्ला हल्लाकोळ उडविला तुम्ही शूत्रांनी विद्या शिकल्याने सारा भ्रष्टाचार होऊन धर्म बुडेल असाही ते लोकांना उपदेश करू लागले धार्मिक धाकदपश्वास भिवून लोक ऐकणार नाहीत म्हणून तुमच्या मुलांना शाळेत बसून तुमचे उद्योगधंदे बुडवावे असा इंग्रज सरकारचा डाव आहे तुम्ही आपले उद्योगधंदे सोडून मुलांना शाळेत घालू नका असेही हे धर्मगुरू लोकांना सांगत सुटले आणि त्याचप्रमाणे गोविंदरावांच्या कारकुनांनी व इतर ब्राह्मण भाऊबंधांनी गोविंदरावांच्या डोक्यात भलतेच वड भरून दिले त्यांनी सांगितले की या मुलाला शाळेत घालून आयडी बनविण्यापेक्षा बागेत काम करावया शिकवा म्हणजे हा तुमचे व कुटुंबाचे पुढे उत्तम पोषण करील अशी त्या भोळ्या व सरळ मनाच्या गृहस्थाची समजूत घालण्यात आल्यामुळे गोविंदरावांनी आमच्या या महात्म्या शाळेतून काढून बागेच्या कामात घातले का अशा प्रकारे ज्योतिरावांच्या हातचे पाटीदप्त व दाऊद लेखणी जाऊन त्याऐवजी कुदळ व खुरपे आले पुन्हा शाळेत प्रवेश ज्योतिरावांनी विद्या करून एक मोठे राष्ट्रकार्य करावे असे ईश्वराच्या मनात होते ज्योतिरावांनी बागेतील झाडांची जोपासना करून त्या सभोवतालचे बांडगूळ काढण्याऐवजी राष्ट्रीय बागांमधील धर्म समाज व राजकारणांच्या झाडांना पाणी घालावे आणि त्या सबोधांचे ब्राह्मणी बाणगू खुरफून काढून त्यांनी राष्ट्रीय बागेस वाढवावे असा ईश्वर सांगित होता हजारो वर्षापासून गरीब दौड्यांचे रक्त पिऊन देशाच्या माणगुडीवर बसलेल्या भिक्षुकी गुलामगिरीचे पाश ज्योतिरावांच्या हातून तुटावे असे भविष्यकाळाच्या पोटात लिहिले होते आणि म्हणूनच की काय लवकरच ज्योतिरावांना शाळेत भाग पडले मध्यंतरीच्या काळात पूर्व रुढीस अनुसरून गोविंदरावांनी इतक्या अल्पवयातच ज्योतिरावांचे लग्न करून टाकले गोविंदरावांच्या बागेशेजारी गफ वार बेग मुन्सी या नावाचे मुसलमान जातीचे एक विद्वान ग्रस्थ राज असत त्यांनी व मि लेजीज साहेबांनी ज्योतिराव व त्यांचे वडील या उभयता चांगला उपदेश केला त्यामुळे ज्योतिराव आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे इसवी सन अठराशे साली पुन्हा शाळेत जाऊ लागले त्या साली इंग्रजी पहिल्या क्लासात त्यांना पसण्यात आले ज्योतिरावांचा पूर्वीचा अभ्यास चांगला झाला नव्हता आणि त्यातून त्यांनी मध्यंतरी शाळा सोडली होती त्यामुळे त्यांना वर्गबंधूबरोबर वर वर अभ्यास करण्यास प्रथम थोडे कठीण पडले परंतु त्यांचा दृढ अभ्यास करण्याची चिकाटी व हुरुप यामुळे त्यांचा अभ्यास भराभर पुढे जाऊन त्यांना यश मिळाले ज्योतिरावांचा स्वभाव प्रेमळ मनमिळावू व दिलदार असल्यामुळे ते शाळे सर्वांचे आवडते बनले बरेच ब्राह्मण ब्राह्मणीतर विद्यार्थी त्यांचे मित्र बनले होते त्यापैकी त्यांचे जीवलक दोस्त म्हणजे श्री सदाशिवराव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर व वा सखाराम यशवंत परांजपे हे होत शाळेतील अभ्यासात ज्याप्रमाणे ज्योतिराव प्रवीण होण्याच्या उद्योगास लागले होते त्याचप्रमाणे ते शारीरशिक्षण घेण्याकडेही तशीच मेहनत घेत होते मधूनमधून फावल्या वेळात व सुटीच्या दिवसात बागेत इतर गडी माणसांबरोबर काम करून आपल्या वडिलास सोसाव्या लागणाऱ्या कष्टात्य भागीदार होत असत सकाळी कसरत करणे दंड बैठका काढणे व कुस्ती मारणे वगैरे शारीरिक व्यायामाकडे त्यांचे लक्ष असे लहानपणी आईच्या अभावी त्यांची शरीर प्रकृती इतकी हलक्या प्रतीची होती की त्यांनी विद्यार्थी दशेत जर व्यायाम केला नसता तर पुढे राष्ट्रकार्याकरता त्यांना सोसाव्या लागणाऱ्या अमानुष छळात ते इतके दिवस जगू शकले असते की नाही याची शंकाच येते वर लिहिल्याप्रमाणे विद्या शिकू म्हणून ब्राह्मण लोक ब्राह्मणितरांना धर्माचा धाग घालून व इतर युक्त्या प्रयुक्त्या लढवून त्यांची नाना प्रकारे समजूत पटवित होते त्यामुळे ब्राह्मण विद्यार्थ्यांनीच बहुतेक शाळा गच्च भरलेल्या असत ज्योतिराव शाळेत होते त्यावेळी पुण्यात ब्राह्मणीतर विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजण्या इतके देखील नव्हते आणि तोच प्रकार सर्वत्र होता हे लिहावायास नकोच त्यातून जी ब्राह्मणीतर मंडळी शिक्षणाचा लाभ घेत होती त्यावर भटांची खुंशी व करडी नजर असेशवाई नष्ट केल्यामुळे पुण्यातील ब्राह्मणांना आबाळ फाटल्याप्रमाणे झाले होते त्यांच्या मनातून इंग्रजी राज्य ओलथून पाडण्याचे विचार सारखे घुळत होते इंग्रजांविरुद्ध ब्राह्मण लोकांची नातुशाही वळण्याची नानाकारस्थानी सुरु होती शिकत असलेल्या ब्राह्मणतरांना हाताशी धरून इंग्रजी राज्याविरुद्ध देशात बंडबाजुता आले तर पहावे व पुन्हा पेशवाई प्रस्थापित करावी या इराद्याने पुण्यातील ब्राह्मण गुरुजीकडून मिस्टर टॉमस पेन्स वगैरेच्या पुस्तकातील काही निवडक भाग व जॉर्ज वॉशिंग्टन छत्रपती शिवाजी महाराज आणि नेपोलियन बोनापाड यांच्या चरित्रापैकी काही गोष्टी त्या कोळ्या विद्यार्थ्यांना निरन्यायरूपाने शाळे शिकण्यात येऊ लागल्या साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनात फाजील देशभक्तीचे वारे इंग्रजी राज्य पालथे घालण्याकरता ते लष्करी शिक्षण घेऊ लागले त्यात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ज्योतिराव व त्यांचे तीन मित्र हेही होते त्यावेळी पुण्यात लहूजी बुवा या नावाचा एक मातंग समाजाचा गृहस्थ या कामी नामांकित व असा होता त्याच्याजवळ ही मंडळी दानपट्टा ढाल तलवार गोळीबार वगैरे कामे शिकली वासुदेव बळवंत फडके हाही याचवेळी लहूजी बुवाच्या हाताखाली शिकत होता पुढे अठराशे सालच्या बंडाच्या वेळी यापैकी काही मंडळी बंडात सामील झाली होती असे म्हणतात परंतु महात्मा जोतिराव फुले व त्यांचे तीन मित्र मात्र या वावटळीत सापडले नाहीत याविषयीची विशेष माहिती महात्मा फुले आपल्या गुलामगिरी नावाच्या पुस्तकात लिहिली आहे इतक्या अवधीत ज्योतिरावांनी मराठी भाषेचे पूर्ण ज्ञान संपादन करून इंग्रजी सात पुस्तकांपर्यंत अभ्यास पूरा केला व वयाच्या एकविसाव्या वर्षी शाळा सोडून ते प्रथम प्रपंचात आणि नंतर सार्वजनिक प्रपंचात पडले इंग्रजीत लिहिलेले निरनिराळे ग्रंथ व इतिहास वाचण्याचा त्यांना मोठा नाद लागल्यामुळे पुढे त्यांचे इंग्रजी पुष्कळ वाढले ते आ जन्म विद्यार्थीच होते